अस वर्णन हे तुम्हाला सापडलं सापडलं तर असं वर्णन सापडेल नमो विषद बोध विद्या विद्या रविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलास या हे वर्णन सापडेल जय जय देव निर्मूळ निजना किलमंगळ जन्म कारण हे प्रत्येक <coughs> शिष्य आपापल्या गुरुंचं जेव्हा वर्णन करतात तेव्हा बहुतेक गुरूंच्या मंसाची मीमांसा करणारे दिसतात मंस मीमांसा करण्या व्यतिरिक्त फार विचारामध्ये शिरलेले नसतात हे लोक कसे कृतार्थ व्हायचे जे गुरुंच्या यथार्थ स्वरूपाला ओळखतही नाही ते कृतार्थ व्हावे कसे गुरुंची भेट होणं म्हणजे पारमार्थिक स्वरूपाची भेट होणं हे महत्वाचे बाई गुरुजींच्या कड्या ते काय म्हणायला लागली कि महाराज अमुक अमुक महाराज या मठामध्ये होते म्हणजे तिसऱ्या पिढीच्या पूर्वी ते असंच माया ब्रह्म हे काय तुम्ही जीवाचं कुटस्थ वगैरे आणि ते आता त्याच्यानंतर काय एक दोन पिढ्या पुन्हा झाल्या त्या धरून उघड आता तुम्ही स्वतः प्रवचन करता तुम्ही सुद्धा अगदी तसंच माया ब्रह्मस्थ अगदी बरोबर तसच्या तस सांगता बघा अतिशय आम्हाला ऐकून आनंद होत गुरुजीने तिला त्याला बाईला विचारलं बाई पहिल्या महाराज ब्रह्म सांगत होते दुसरे सांगत होते तिसरे सांगत होते चौथे सांगत होते तुम्हाला त्यातला मन, काही बोध झाला का त्या मुली म्हणाल्या की अहो महाराज म्हणले आम्हाला बोध व्हायचं काय करणार आम्ही त्या बुद्धीने कधी ऐकलंच आम्हाला त्यातलं काय हे कळलं नाही आम्ही जसे तर तसे आहोत गुरुजी म्हणले म्हणले आता बाई पहिला महाराजांनी ब्रह्मज्ञान सांगितलं ते निघून गेले त्याला दिलीस तू तसेच राहिले दुसऱ्याला गिळून तशीच राहिले आता मला गिळून तू तशीच राहून संपलं दुसरं काय आता दुसरं काय मिळायचं त्याला म्हणजे तिच्या राहण्याची भीती नाही आता आता भीती आपल्याला गेळण्याची <laughs> आपल्याला गेण्याची भीती आहे म्हणजे अनेक महाराज गिळून बाई जशी त्या जशी ठणठणी कोरडी तसा प्रकार गुरूंच्या जोड राहून सुद्धा घडतो त्यांच्या उपायाची धाव संपणारच नाही भागवता मध्ये अशी कथा आहे की कोणी कि समयी भगवत दर्शनाचा उपाय सांगावासुदेवाला काय बुद्धी झाली कि मला उपाय सांगाव ते नार कपाळावर हात ठेवून बसले ते सांगतो <laughs> कपाळावर हात ठेवून बसले आणि काय ह्याच दुर्दैव आहे ज्या सगुण साकार परब्रम्ह सावळ्या पर परब्रह्माच्या दर्शनासाठी मी एवढा मोठा ऋषी मी सर्वसंग परित्याग करणारा सदैव भजन करणारा भजना व्यतिरिक्त भगवतसेवे व्यतिरिक्त काहीही न करणारा पायाला तुडवून पायाला तुडवून म्हणजे पाया तुडवून पाय चालवून अति परिश्रम करून अगदी खरं सांगायचं हा त्या ब्रह्माला परब्रह्माच्या लाडाला पुरवणारा बनलाय तरी दुर्दैव असं कि त्याला परब्रम्ह म्हणून त्याच ज्ञान झालं सांगितले कि भगवान तुमचे घरीच आहे दर्शन त्यावर वसुदेवाने विचारले मग आभास भगवत दर्शनाचा आनंद का होत नाही त्याच्या पुढचा आहे तुम्ही आम्ही सुद्धा म्हणतो की आम्ही कुठे आहोत अमृतानं उसळतो साठ कीर्तन येत त्या क्रमाने आम्हाला कसं माझा नव्हत नाही तेच महत्वाचे आहे तेच तर महत्वाचे आहे माणसाने लोकांना जरी तत्वज्ञान सांगितलं कितीही निर्भयतेने आम्ही बोललो तरी मी आपल्याला अशा एका पवित्र ठिकाणावर सांगतो त्या ठिकाणाचं महात्म्य समजून म्हणून त्याचा माझा नाही मला वाटतं गुण माझा नाही त्या ठिकाणाचा गुण आहे एवढं सांगून सुद्धा त्याच्या स्वतःच्या चित्ताची भीती गेलेली नसते लोकांचं समाधान करूनही त्याचं समाधान झालेलं नसतं लोकांच्या शंकांचं निरसन करूनही त्याला शंका असतात लोकांना अभयतेचं व्याख्यान करून अभयदान करूनही त्याची भीती संपलेली नसते हे या परमार्थात मुख्य वर्ण आहे त्याचं कारण त्याने केलेला परमार्थ त्याच्यासाठी केलेला नसतो हे त्याचं थोडक्यात उत्तर अनेक लोक इथे येऊन गेले त्यांची मी नावं आपल्याला सांगू इच्छित नाही इथे येऊन काही अध्यासावर म्हणा काही आपल्या अमृतांभवावर अशा काही मार्गिक विषयावर मला बोलायला सांगितलं ऐकून त्यांना असं वाटलं हे आपण ऐकायला पाहिजे आणि हे ऐकणं जरुरीच आहे या, या श्रवणासाठी आपण हे श्रवण केलं पाहिजे योग आला नाही कित्येक लोक तर मला असं म्हणाले त्यांना दुर्धर रोग झाले त्या डॉक्टरने त्यांना सांगितलं तुम्हाला कॅन्सर झालाय हा कॅन्सर रोग असा गमतीत आहे कॅन्सर झालाय असं कळल्या बरोबर माणूस अर्धा अधिक कॅन्सल होतो कॅन्सल व्हायला थोडा वेळ झाला हो तसे होते ते, ते म्हणाले की महाराज अगदी आता दुर्दैव जसे म्हटलंय आता आम्हाला अगदी रोग झालाय ह्यात आता जगणार हो म्हटलं काय आयुष्याची डोरी काय सांगता येते काय बर वाटेल त्याचं काय सूत्र बळकट असे हरिम भजन करू दुसरं काही करणार सुदैवानं ते बरे झाले पण देवाच्या दर्शनाला सुद्धा आले काय माणसा चुके माणसं दुःख संकटाच्या वेळी जरी असं म्हणत असले काय आम्ही उरलेलं आयुष्य देवाला देऊ म्हणून माणूस कोणी करीत नाही प्रवृत्त होतात लोकांना उपदेश करतात पण त्यांची स्वतःची भीती गेली नस नसते अभयव वयजनक प्राप्त अशी ही स्थिती त्यांना प्राप्त झालेली नसते एक थोडस सा समजण्यासाठी मी गोष्ट सांगतो गणपतीला ती गोष्ट अशी एका नावेमध्ये कुटुंब पासून चाललं जात असताना असं भयंकर वादळ निर्माण झालं की त्या वादळाला बघितल्या ते लहान मुल ते लहान मुल वर्षभराच ते आत व्हायला लागलं ती आई त्या मुलाला समजावीत होती त्या बाळाला ते घाबरू नकोस हो अरे तू मी आहे ना तुझ्या जवळ तू कशाला घाबरतोस हे काही काय घाबरायचं कारण त्या लहान मुलाची ती बाई समजत नाही तो मुलगा थोडा समजण्यास दिसल्याबरोबर नवऱ्याला विचारते का हो दिसते तर बहीण करते काय व्हायचं काय तू काळजी करतेस तू काही काळजी करू नका हे वादळ हे असं निर्माण होतच असत समुद्र आहे ते आपल्या बायको जे समजत घातली ती बायको थोडी समजल्याची दिसल्या बरोबर तो स्वतः <laughs> देते तो एक भीती ते त्या जो चालवणारा त्या चालवणारा जाऊन भेटून विचारलं का विचित्र दिसते काय मोठी भेटी आहे अहो म्हणले आम्ही नावाडी बोटीतच सदा फिरतो यंत्र सामुग्री आणि समुद्र आणि हे वादळ याच्यातच आमचं रोजचं जीवन आहे काय घ्यायचं कारण आहे का हे घ्यायचं कारण हे असं चालायच जीवन तसंच तोपर्यंत डोकं दुखायचं निवडल्या जैसे बोट न दुःखी मिल्यावर जसं बोट दुखत नाही तसं जमिनीवर वादळ घडायचं मी समुद्रात असंच चालतंय त्यात काय काळजी करायचं कारण नाही तोही घाबरला होतो तोही घाबरला तो त्याचा जो पप्पान होता त्याला तो म्हणाला मी चालवतोय बरं हे सगळं ठीक आहे पण आतापर्यंत मी या वादळामध्ये हे असलं वादळ कधी बघितलं नाही असलं वादळ काही बघितलं नाही बहुतेक आता सगळीच्या सगळी बोट खलास व्हायचे का हे राहणार नाही असं मला वाटतं काय करावं हे बघ धैर्य हे माणसाचं मुख्य जीवन माणूस जगतो तू अण्णा जगत नाही तुला प्रवचन करायचं प्रवचन माहीत नाही धृतीभाव हा सगळ्या धृत्या आधार मन प्राणी इंद्रिय क्रिया तू एक हा ठेवली पाहिजे मजला होता म्हणा त्या मजल्यावर जाऊन देवाची प्रार्थना करीत होता देवा मी बोललो खरो सगळ्यांना सगळ्यांची समजूत घातली सगळ्यांना निर्भय अभय राहा म्हणून मी सांगितलं पण माझं चित्त खरो घाबरलं माझे मलाही कळत नाही गमतीदार गोष्ट आहे गोष्ट आपली संपली लोकांचं समाधान करून अभयदान करूनही त्या तप्तांना ज्याप्रमाणे भीती होती त्याप्रमाणे लोकांचं समाधान करून कीर्तन प्रवचन द्वारा जगामध्ये सुखशांती नाण्यासाठी दैवी संपत्ती पसरविण्यासाठी फिरणारे लोक प्रवचन कीर्तन करणारे लोक तेही स्वतः भयाला पावलेले असतात ते निर्भय निश्चन झालेले नसतात असण एकच त्याच्यासाठी त्यांचा परमार्थ केलेला नसत्यावर नारदाने उत्तर दिले की भगवान श्री हा आमचा मुलगा आहे मुलगा ही म्हणून प्रवृत्त झालेल्या माणसाचं समाधान होत नाही असं एकही इतिहासात उदाहरण घडलं नाही तुम्ही असं उदाहरण मला आणून द्या कि परमार्थामध्ये परमार्थाच्या बुद्धीने प्रवृत्त झाला व त्याचा परमार्थ फूत झाला नाही असं कधीही घडणार नाही आयुष्य संपलं असेल स्वरूपाची शंका मांडली जायला हे करू नको त्याचा जर या योग इथे शिल्लक राहिला तर योग भ्रष्ट होऊन पुढच्या वेळी येऊन शुचिनाम श्रीमतांगे हे योग भ्रष्टी जागना कुलेभी मताम या सांगण्याने कर्मार्थ वाया जात नाही असं सांगितले किंवा न्याण कष्टीत दुर्गतींनी हीच गोष्ट स्पष्ट रीतीने होत नाही निष्फल होणारी तर म्हणत असत तीन दिवस तीन वर्ष तीन जन्म परमार्थ कधी होत होणार प्रपंच तीन नवीन तीनशे तीन जरी तरी म्हणून नित्यदर्शन होत असताना तुम्हाला भगवत दर्शनाचा लाभ होत नाही त्याचप्रमाणे श्री गुरुजी नित्य भेट होत असत असली तरी भेट घेणाराच्या बुद्धी दोष असल्यामुळे त्यांचे खरे स्वरूप दिसत नाही आपल्या मध्ये दोष आहे आपल्या मध्ये त्याच्यापेक्षा संतांची भेट होण्यापेक्षाही त्यांच्याविषयी संतत्व बुद्धी होणं ही अतिदुर्लभ गोष्टी होई तोपर्यंत आपल्याला बोध होणार नाही समाधान होणार नाही आणि म्हणूनच शिष्य पदार्थ होत नाही ज्या मातेचे दर्शन मातृबुद्धीने झाले असतात पुनर्प्रात झाले असतात अनेक ठिकाणी उल्लेख केला एका ठिकाणी मातेच्या ठाई अवज्ञा आणि कामना केल्या पतनाकारण महाराजांनी स्वच्छ लिहिलेला आहे असे काही हेरा लाल रत्न जगात आहे असं संभवणे त्याला उद्देश महाराजांनी त्याच्या आईच्या ठिकाणी केलेली कामना आणि अवज्ञा ही मनुष्याला अदोगतीला कारण होत माता माता आहे पण मातेच्या ठिकाणी पवित्र बुद्धी होण्याने तिच्यापासून पुण्य निर्माण होतं अपवित्र बुद्धीने अशी पुण्याची उत्पत्ती होत नाही पुण्य हे अदृष्ट असल्या कारणाने गम्य असल्या कारणाने जन्मेच्या जन्मे जरी आपण लोटली तरीसुद्धा आपल्याला हे दर्शन घडणार नाही शास्त्र श्रद्धेविना दुसरा त्याला दुसरा कुठलाही मार्ग नाही शास्त्र एक गम्य असल्या कारणाने त्याच्यावर ऐकलं पाहिजे त्याचप्रमाणे श्रीगुरूचे सच्दानंद रुपे करून दर्शन झाले असता सर्व उपाय थांबलेच पाहिजे हे त्याच थोडक्यात उत्तर आहे जोपर्यंत थांबत नाही तो आपल्या ठिकाणी दोष आहे असा निश्चय करून आपल्या ठिकाणी दोष आहेत परमार्थ करायचा असेल तुम्हाला प्रबंध करायचा असेल ना तुम्ही आपल्या ठिकाणी कधीही दोष घेऊ नका तुम्ही दुसऱ्यावर लोटी चालू लोटता तुम्ही मी लोटी चालवून स्वतःवर दोष कधी घ्यायचा असा निश्चित करून ते दर्शन होण्याकरता त्यांची तू उपासनाच केली पाहिजे तशी बुद्धी व्हावी असं वाटत असेल तर त्याला उपासना करणार त्याला उपाय शिरगुरूच्या भेटीच्या अगोदरची व नंतरची स्थिती सांगतात दयाची अनवसरे दृश्याचे दृष्टाने मोहिरे बहुरूपे बहुरूप ह्याच्या पुढे ज्ञानेश्वर मला दुसऱ्या रूपाने त्याच उलट करायचं अदर्शन अनवसर शब्दाचा अर्थ आहे अनवसरे म्हणजे अकाल अकाल शब्दाचे दोन अर्थ करायचे एक श्री गुरूंचा वियोग असा एक अर्थ करायचा आणि दुसरा अर्थ करायचा अप्राप्ती दुसरा अर्थ करायचा अप्राप्त प्राप्त झालेल्या गुरुंचा किंवा गुरुंची अप्राप्तीमध्ये प्राप्ती झाली नाही तर यश अदर्शने दर्शन झालं नाही तर म्हणजे अनप अनपरोक्षीकरणाने म्हणजे अपरोक्ष ज्ञान न झाल्याने त्यांच्या यथार्थ स्वरूपाच दर्शन न झाल्याने दृश्यत्व <coughs> दृश्याची म्हणजे अहंकारादिकापासून देहाधिकापर्यंत अनात्मक पदार्थांची देहांतापर्यंत असलेल्या या सगळ्या पदार्थांची दृश्य रूपाने प्रतिती येते आणि संपूर्ण जगत किंवा देहेंद्रियादी व्यष्टी प्रपंच आणि जगतादी समष्टी प्रपंच या उभयांची त्याला प्रती येते या उभय प्रतीमध्ये तो राहतो या दोन्ही विक्षेपांच्या प्रतितीला प्राप्त होऊन किंवा पुढे सांगायचं तर त्या दृष्ट्याला दृश्याची प्राप्ती झाली असं वाटत दर्शन भाव निर्माण झाल्यासारखा वाटतो सारखा म्हणण्याचं कारण वास्तविक तो दृश्य भावाला प्राप्त होत नाही प्राप्त इव भ्रांत्या प्राप्त झाल्यासारखं होत आणि त्याच श्री गुरूंच्या कृपेने त्या श्री गुरूंच्या दर्शनाने दर्शन कौतुक त्या दर्शनाचं विशेष कौतुक जर काही असेल दर्शनाचं काही विशेष आश्चर्य जर काही असेल तर श्री गुरूंच्या दर्शनाने मनुष्याला परब्रह्माची प्राप्ती होते परब्रह्माचा आत्मत्वाने साक्षात्कार होतो आणि त्या साक्षात असा की अविद्याकृत जे नानात्व बहुत्व त्याला प्रतीला होत ते बहुत्व सदाच संपुष्टात येऊन त्याला असं कळत की हे द्रष्ट्याच्या ठिकाणी मूळ शुद्ध चैतन्याच्या ठिकाणी द्रष्टा दृश्य आणि दर्शन रूपी ना त्रिकुटी भाव ना स्थिताम याती नाम तो त्रैकालिक अत्यंत अत्यंत अत्यंत अभावाला तो प्राप्त होतो म्हणजे त्याचा असा निश्चय होतो की परमात्मा स्वरूपाच्या असा त्याचा निर्धार होतो हे त्या गुरुकृतीचं वैभव असल्या कारणाने ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अदर्शनीन अनवसरे ज्या गुरूंच्या अदर्शनाने गुरुंच्या वियोगाने किंवा अप्राप्तीमुळे नानात्व प्राप्त झाल्यासारखं म्हणजे तद्रुप त्याच्याकडे तोंड फिरवले दृश्याकडे तो दृश्य घ्यायला प्रवृत्त दृश्य द्रष्टा आणि दर्शन या रूपाला प्राप्तिने प्राप्त झाल्यासारखं होत आणि जो श्रीगुरु यथार्थ रुपाने भेटला असताना गौरूप हे संपूर्ण गौरूप हे दिसताना गौरूप होत त्या दर्शनाने हे गौरूप सदाच थांबत नाही संपूर्ण त्रिभुवन ब्रह्मरोप तिला प्राप्त होत असा त्याचा अर्थ अत्यंत अभावाला प्राप्त होतो अनवस्त्र शब्दाचा अर्थ अप्राप्ती वियो। जी, हा रुपाने या सर्व विश्वाला पाहत असतो त्याच कारण आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने त्याला स्त्री देह देह संबंधी व जगद्रूप हा संपूर्ण विश्व पसारा त्याला ज्या प्रमाणे आत्मस्वरूपाच्या अज्ञानामध्ये आत्मस्वरूपाच्या अज्ञान रूपी निद्रेमध्ये हे संपूर्ण जगत भास आत्मज्ञान महानिद्रा विजितेस्मिन जगन्मयी कस लिहिले ते तथा जागृत प्रपंचोपी महिमाया विजृंबिता यथा स्वप्न प्रपंचोयम महिमा माया, माया तथा जागृत प्रपंचोपी हा जागृत प्रपंच असला तरी सुद्धा मै मायाूपाच्या वास्तविक त्रिकुटी म्हणजेच बहुरूप आहे नानात्व म्हणजे अगदी हे सगळं नानात्व मोजत असायचं नाही त्रिकुटीचा लाभ एकापेक्षा अनेकत्व लाभलं की त्याला नानात्व म्हणे अशा प्रकारचं नानात्व त्याला लाभल्या कारणाने ना संपूर्ण प्रपंच त्याला दिसू लागतो कशाने सद्गुरूंच्या अप्राप्ती काळामध्ये सद्गुरूंची अप्राप्ती होण त्याबाबत थोडासा विचार केला पाहिजे विचार केला पाहिजे म्हणण्याच कारण गुरुंची अप्राप्ती असा काय अर्थ लिहिला येते महाराजांनी त्याला दुसरं उत्तर आहे गोवीचा पूर्ण अर्थ म्हणजे अप्राप्तीमध्ये जगताची प्रतिती येते स्वप्न प्रपंचा संपूर्ण प्रपंच दिसतो आणि त्यांच्या प्राप्तीने ज्या मनुष्य जागा झाला म्हणजे सगळा प्रपंच नाहीसा होतो त्याप्रमाणे श्री गुरुच्या दर्शनाने प्रपंच त्याचा नाही लागते हा त्याचा आहे श्री गुरुच्या अ दर्शनाचा अर्थ असा आहे ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरुंच वर्णन जे केलंय ते ज्ञानेश्वरीत वर्णन करताना महाराजांनी असं म्हटले तू जया प्रति लपसी हे तू हे श्री गुरु राया ज्यांच्या साठी लपतोस ना त्यांना हा सगळा विश्वपसार तेव्हा तूच तू, तू सगळीकडे बनतोस तुझ्या व्यतिरिक्त दुसरा पदार्थच राहत नाही अशी स्थिती निर्माण होत तू जया प्रती लपसी म्हणण्याचा अर्थ आहे हे श्रीगुरु राया तू ज्यांच्यासाठी मायेच्या आवरणामध्ये लपून राहतोस मायेच्या पांघरून घेतोस आणि त्या पांघरणामध्ये जेव्हा तू लपतोस त्यावेळी त्याला हे विश्वरूप्रतिती नाही जगत प्रतिती त्यावेळी होते जर परमेश्वर श्रीगुरु हे प्रगट होतील तर जगत प्रतिती येणार त्यांच्या लपण्याने म्हणजे स्वस्वरूपाच्या आवरणाने कुठे दाखवतोस तू जयाती लपसी तया विश्व विश्व हे विश्व दावेसी त्याला हे विश्व दाखवतोस कुठे दाखवतोस तू आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी त्याचं कारण अधिष्ठ राहूच शकत नाही तू आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी विश्वरूपे हे स्वस्वरूपाच्या ठिकाणी मायेच्या आवरणामध्ये तू लपून हे दाखवतोस आणि त्यावेळी हे कोणाला दाखवतोस जे जी अज्ञानी जीव आहेत त्यांच्याकरता तू आणि प्रगट प्रगट होण्यासाठी अज्ञानाला तू लपलेला असतो आणि ज्ञानी पुरुषाला तो देव ते श्रीगुरु प्रगट असतात हे गुरु राया तू ज्या ज्ञानांच्या साठी प्रगट करतोस स्वस्वरूप दर्शन त्यांना देतोस त्याचा परिणाम काय तेव्हा त्यांना जगताची प्रती नाही ती सदाची मावळून जाते आणि सगळीकडे तूच तू सर्वत्र एक मेव आहेस असाच तू तुझ्या व्यतिरिक्त त्याला दुसरं काहीही दिसत नाही तिमाना दुसऱ्या शब्दात सांगितलं त्याला सर्वत्र ब्रह्मभाव प्रतीला येतो हे तुझ्या दर्शनाचं वैशिष्ट्य आहे भरला घनदाट हरी देसे भरला घनदाटुरु दे असं महाराजांनी म्हटलेलं आहे त्या दृष्टीबंध होणं हा एक प्रकार हा व्यवहारामध्ये आम्ही पाहतो पण नवल लागव तुझे जे आपण आपण पे चोरे तुझ्या या लपवण्याचं वैशिष्ट्य असं आहे दृष्टीबंधाच वैशिष्ट्य असं आहे कि तू स्वतः लपतोस वैशिष्ट्य व्यवहारात आपण कुठे पाहतोय व्यवहारात आपण असं पाहतो कि पुढलांची दृष्टी तू चोरी दारुडी जेव्हा आहे तो तो मांत्रिक तो आपल्या त्या डबीतनं काही तांदूळ म्हणा काही अक्षदा काढतो आणि त्या वाटण्याच्या कशाच्या पण त्या अक्षदाकडून त्या मंत्राने भरलेल्या असतात तो प्रत्येकाच्या नाव असं टाकून टाकल्यामुळे परिणाम असा होतो की सगळ्या बघणाऱ्यांच्या दृष्टीला एक प्रकारचा प्रतिबंध निर्माण होतो आणि त्या प्रतिबंधाचा परिणाम काय प्रतिबंधाचा परिणाम असा तो नाही ते पदार्थ आहे कसे दाखवत आणि असलेले पदार्थ नाहीत असे दाखवत आणि त्यामुळे सगळ्यांच्या दृष्टीचा बंध निर्माण सगळ्या दृष्टी प्रतिबंध निर्माण होतो पण एक गोष्ट आहे की तो सगळ्याला दिसत असतो दोन गारुडी गारुडी नसलेली पदार्थ दाखवतो असलेले नाही असे करून दाखवतो पण तो दिसत असतो हे व्यवहारातल्या गारुड्याच्या ठिकाणी दिसत काय झालं जर गोष्ट आहे तू सांगतो थोडासा बदल करू हे गारुडी असा तो सगळ्यांच्या अंगावर ते मांत्रिक सगळे मंत्री तांदूळ टाकून अगदी मंतरलेली तांदूळ टाकून सगळ्यांच्या दृष्टीचा बंधन केले एक शाणा असा होता तो त्याच्या डोक्यावर झाड होत त्या झाडावर बर का सगळ्यांच्या दृष्टीला प्रतिबंध निर्माण झाल्या सगळे लोक आले तो त्यांनी गाडवा आणतो गाडवा आणला होता आणि तो गाडवाच्या तोंडात जातो आहे आणि पृष्ठभागात निघतो असं दिसायचं लोकांना काय आश्चर्य काय आश्चर्य लोक म्हणायची वाप खरंच आहे आणि वर जो बसलेला होता ते म्हणतो का रे हा पोटाकडच्या निघतो म्हणजे पुढच्या दोन पायातनं शिरतो मागच्या दोन पायातनं बाहेर पडतो तो वर बघत होता सगळं म्हणजे इतरांना गारुडी दिसत होता पण हा गारुडी कुठून जातो आणि कसा बाहेर येतो हे कळत नव्हतं कारण त्यांच्या दृष्टीला बंध निर्माण झाला होता म्हणून पण वरच्या माणसाच्या अंगावर तांदूळ नसल्या कारणाने तो मात्र बरोबर बघत होता हे सगळं बनवा बनवी चालली म्हणून बरं का लक्षात आलं तो म्हणाला एकदम खाली आला आणि तो काय म्हणाला अरे हे सगळं खोटा म्हणला पुढच्या दोन पायातनं जातो आणि मागच्या दोन पायातनं बाहेर येतोय तुम्हाला म्हणणं नाही मी वर बसून बघितलंय म्हणलं था ते त्याच्या ध्यानात आल्याच्या व्यक्तिला बंध निर्माण करून असलेले पदार्थ लपवतो आणि नसलेला दाखवतो हा वडिलाची दृष्टी चोरीची हा दृष्टी दृष्टी बंधून व्यवहारात पाहतो नवल दाखव तुझे जे आपण ते चोरी देवा, तुझे तेव्हा तुझं तू तू आपण स्वतःला कळत नाही त्याच कारण हे श्री गुरुराया तुम्ही तुमच्या ताशरीत असलेली जी माया ही जी आवरण विक्षेप शक्तीमती आहे त्या स्वाश्रीत असलेल्या मायेच्या आवरण शक्तीने स्वतः आपण त्या आवरणामध्ये लपतात आणि परमेश्वरापंच प्रती दिला येतो आणि जगद रुपी समष्टी प्रपंच ही त्यांना प्रती दिला लागतो पण हे श्री गुरुराया तुम्ही जेव्हा महावाक्यजन्य वृत्तीद्वारा महावाक्योपदेशद्वारा व त्या महावाक्यापासून निर्माण होणारी शिष्याच्या ठिकाणी अहम ब्रमित्या कारक वृत्ती ती निर्माण करून त्या वृत्तीद्वारा त्या मायेच आवरण जीवन दूर करता नाहीच करता व स्वतःच प्रगट होता त्यावेळी मात्र त्या शिष्याचा हा अद्वैत बोध अनेकत्वाचा बोध मावळून टाकता आश्चर्य हो तुमचं नवलया या नवलाचं करावं तेवढं वर्णन थोडं आहे असं महाराज स्वच्छ रीतीने तिथे म्हणतात म्हणून हे श्री गुरुराया तुमच्या या आश्चर्याचं वर्णन करावं तर असं दिसून येत की कोणाला तुम्ही प्रगट असता तर कोणाला तुम्ही लपलेले सा। असता ज्ञानांच्या साठी तुम्ही प्रगट असता तर अज्ञानांच्या साठी तुम्ही लपलेले असता असा तुमचा लखंडावाचा खेळ चाललेला आहे वास्तविक तुमच्या या लागवाला पाहून नमस्कार करावा यापेक्षा दुसरं काही नाही असं ज्ञानेश्वर महाराजांनी चौदाव्या अध्यायामध्ये गुरूंच्या विषयी म्हटलेलं आहे त्या दृष्टीने ते महाराज सांगतात की सर्व एकंदर चिंतन केला असताना दिसून येतं की सामान्य जीवांच्या दृष्टीला प्रतिबंध जोपर्यंत असतो अज्ञान जोपर्यंत असतो तोपर्यंत विश्व प्रतीनंतर ती प्रती होत नाही म्हणून कि श्री गुरुंच्या अप्राप्तीमध्ये श्री गुरूंच्या लपण्यामध्ये जगत प्रती येते व श्री गुरूंच्या दर्शनामध्ये श्री गुरूंच्या प्राप्तीमध्ये जगत प्रतितीचा वाद होतो नवे नवे जगताचा व जगत प्रतितीचा प्रयत्निक आठवण का चित्तशुद्धीवरच हे सगळं अवलंबून जोपर्यंत श्रीगुरूंची यथार्थ गाठ पडली नाही तोपर्यंत जगतामध्ये जीव आपण द्रष्टा होऊन बाकीचे परमात्म्या सुद्धा सर्व बहुत रूपाने अभिर्भूत झालेल्या पदांना दृश्य करून दृश्य द्रष्टा दर्शन यांचा व्यवहार करतो नवे करणं व्यवहार करणं कार्यान्मुख होणं कार्याभिमुखता त्याला म्हण म्हणतात ती इथे मोहर करणार मोहरे म्हणजे कार्याभिमुखता दृश्य द्रष्टा आणि दर्शन या व्यवहाराला तुम्ही प्राप्त होता असं दिसून येत म्हणजे दृश्याकडे मोहर करतो मोहर करणे म्हणजे असं मोहर फिरवणे तोंड वळवणे आणि त्यांची गाठ पडता क्षणी म्हणजे श्री गुरुंची गाठ पडताक्षणीच सर्व दृश्य पदार्थांचा नाश म्हणजे महावाक्य उपदेशन्यु या संपूर्ण जगामध्ये श्री गुरुच्या व्यतिरिक्त या जगामध्ये पदार्थ नाही अशी त्याला प्रतिती यायला लागते हे त्याचं वैशिष्ट्य आहे श्रीगुरूंच्या दृश्य आहे बाकीचा विषय आपण संपूर्ण जगामध्ये श्री गुरुंच्या व्यतिरिक्त या जगामध्ये पदार्थ नाही अशी त्याला प्रती लागते हे त्याचं वैशिष्ट्य आहे आणखी एका रूपाने श्री ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात ज्या श्री, श्री गुरु रूपी शीतल आणि प्रसाद अर्थाने श्री गुरु रूपी हाच कोणी प्रकारचा सूर्य आहे आणि तो शीतल स्वरूपाचा आहे हे ऐकलं असताना थोडस गमतीदार वाटणार आहे गमतीदार म्हणण्याचं कारण अर्थ म्हणजे सूर्य म्हणायचा आणि तो शीतल म्हणायचा हे ऐकायला थोडस गमतीदार आहे हा चंद्र प्रकाश असतो ही गोष्ट खरी आहे प्रभा आणि शीतल स्वरूपाची अशी चंद्रप्रभा असते तेव्हा चंद्राच्या प्रभेमध्ये जरी शीतलता असली तरी हे सूर्याचं रूप करून महाराज म्हणतात ज्या श्रीगुरुरूपी सूर्याच्या तेव्हा श्रीगुरु कृपारूपी सूर्याच्या आणि शीतलतेमुळे अर्थात श्रीगुरु कृपाख्य हो, श्रीगुरूंची कृपारूपी अर्थात शांत अशा स्वरूपाचा सूर्य आहे नाम बाल सूर्य हा असं जर आपण त्याचा अर्थ केला की बाल सूर्य की नुकताच उभवलेला जो सूर्य आहे त्याची जी किरण असतात ते मात्र शीतल असतात अशी चंद्रपरी तेजपरी शीतल शशांकाच महाराजांचं म्हणणं आहे तेज तर खरंच पण शीतल आहे असं जसं त्या चंद्राच्या बाबतीत आहे त्याचप्रमाणे बालसूर्य हा अत्यंत शांत स्वरूपाचा असतो त्याप्रमाणे श्रीगुरु कृपाख्या हा शांत हा अशा प्रकार सूर्य <coughs> हा जो एक प्रकार गुरु रूपी शीतल अर्या अद्यविद्य का या जी जी कालो जो कालोख का है अविध्य जो अंधार है दुसर <coughs> शब्द बोला अज्ञान तत्कार अज्ञान अज्ञा च कार्य अनेक अने प्रकार उदाहरणार्थ अज्ञानाच्या स्वरूपामध्ये असत्वापादक आभानापादक अनानंदापादक ही तीन आवरणं आणि त्याच्या कार्यामध्ये विक्षेपशक्तीमुळे संपूर्ण सृष्टी सांगितलेली आहे तरीसुद्धा त्या अज्ञान कार्यामध्ये असलेली मुख्य कर्तव्यबुद्धी जीवाच्या ठिकाणी जी निर्माण झालेली आहे ती या श्रीगुरुकृपेने अज्ञान निवृत्त होतं अज्ञानकृत आवरण निवृत्त होतं विक्षेप निवृत्त होतो नवे नवे कर्तव्य भाव म्हणून ज्याला म्हणतात अज्ञान कल्पित असलेला कर्तव्य सद्भाव तो कर्तव्य सद्भाव निवृत्त होतो कर्तव्या भाव अशी स्थिती त्याला प्राप्त होते आणि सुबोध एव सुनम या श्री कृपेमुळे कृपारूपी सूर्याच्या उदयामुळे अविद्येचा ताळोख अविद्येची रात्र तर निवृत्त होतेच कारण अविद्या रूपी रात्रीच्या निवृत्ती बरोबर अविदेचा कोणतात सुबोध एव सुधीना सुधिनम।, सुधिनम सुबोध हाच कोणी एक प्रकारचा सुधिनम कृत्वा असा करून म्हणजे आज्ञा अंधार निवृत्तीपूर्वक प्रकाशाची प्राप्ती करून देणं हे या कृपारुपी सूर्याच्या उदया बरोबर व तत्कार्यूप रात्र निवृत्त होते आणि सुबोध रूपी हाच कुणी एक प्रकारचा सुदिवस सुधीन तो उदयाला येतो दृष्टनिशाम साक्षिण हा अज्ञान रुपा रात्री साक्षर होलू निश्चय खया अगर निर्धारण जगह गोषी निर्धारा ने, ने सामता पी एक गोष अर्धारा ने संगता निश्चया ने महाराज मनता हा श्री गुरु अज्ञान व तत्कार्य यांचं हरण करतो ना नाश यती या दोन्हीचा विनाश करतो हे श्री गुरु सूर्य श्री गुरु कृपारूपी सूर्याच्या उदयाने घडत असं महाराजांनी वर्णन केलं आहे सहाव्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सरुन मित्रार्युदा मध्यस्थ द्वेष बंधुषु साधुस्वतीचे पापेशु इत्यादी श्लोकांच्या वर्णनामध्ये प्रसंगाने साधू पुरुषाचं वर्णन करण्याचा प्रसंग आलेला आहे त्यावेळी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कि हा साधू पुरुष हा महात्मा संत अशा योग्य तिला पावलेला असतो कि हा जो लौकिक सूर्य आहे त्या लौकिक सूर्याचं रूप ज्ञानेश्वर महाराजांनी साधू पुरुषाबद्दल श्री गुरूंच्या अनेक वार अनेक अनेक पैलू लक्षात घेऊन केलेला आहे उदाहरणार्थ सोळाव्या अध्यायामध्ये सूर्याचं केलेलं परिपूर्ण रूपक फारच चिंतनीय ते जर आपण चिंतन करायचं ठरवलं त्या सूर्याच्या रूपकाचं तर तो काळोख कोणता ज्ञाना ज्ञान चांदणी कशा प्रकारच्या आहेत <coughs> त्या सूर्योदयाशी विकसित होतात आदवयाबजिनी कमलिनी कशी अद्वयाबजिनी म्हणजे अद्वै रूपी कमलीनी कशी विकसित होते इत्यादी जी रूपक परिपूर्ण स्वरूपाची केलेली आहेत जी सगळी वाचा म्हणजे तिथे एक सूर्याचं सूर्योदयाचं रूपक परिपूर्ण रूपाचं आहे आपल्याला ते आत्ता सगळं सांगायचं नाही फक्त संदर्भासाठी म्हणून आपण लक्षात ठेवायला दाखवण्याचं त्रिकुटीचा बाध करण्याचं सामर्थ्य हे जस आपण विलक्षणत्व अलौकिकत्व असामान्यत्व श्री गुरूंच ऐकलं त्याबरोबर दुसरं एक अलौकिकत्व महाराजांनी तिथे प्रतिपादन केलं आहे यास या हो या अस्तो। अस्तो रवी। टी टी रवी त्या रिंबाच्या ज्या रश्मी आहेत जी किरण आहेत ती त्या बिंबा बरोबर अपसुकाच अक्कल हुशारीने सही सलामत बिन तक्रार जातात काळोख पसरतो लौकिक सूर्याला उदय आहे आणि या लोकिक सूर्याला पुन्हा असतुषाला पुन्हा याला असत नाही त्याच कारण जरी मनुष्याला अनादिकाला पासूनच अज्ञान असलं तरी तत्वज्ञानाच्या उदया बरोबर अज्ञानाचा विनाश होतो म्हणून अज्ञान अनादि शांत स्वरूपाचा आहे अज्ञा विनाश करना ज्ञान हे प्रगट होते मौली शब्द बोला गुरु महावाक्या गुरुपदेशा तत्वज्ञान हृदयालात वाटत हृदय तरी स्वयंभुस हृदया मधे मात्र स्वत अस्तित्वा त्याच्या अस्तित्वाला कोणाची गरज नाही असं ते स्वतः सर्वाधि स्वरूप असलेलं आत्मस्वरूप प्रत्यक्षात ब्रा असल्याने आपल्याला आणि अभिव्यक्ती होते प्रती येते अनुभूती येते ही अनुभूती तुमच्या आमच्या या व्यावहारिक अनुभूतीहून विलक्षण आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवून हे जसं म्हणावं त्याप्रमाणे अद्वै रूपी सुधीन अद्वैत सुदीन या श्री गुरु कृपेने उदयाला येतो हा बोध उदयाला येतो पण बोध रूपी सुपी सु सुधीन हा उदयाला येतो म्हणून कदाचित हा साधी आहे असं आपल्याला वाटत असेल त्याचा साधित्वाचा त्याचा आरोप केला जातो पण याचा पुन्हा विनाश नाही म्हणून हे साधी आहे असं सा घटकाभरासाठी आवरण निवृत्तीसाठी मान्य करून अनंतत्व त्याच मुख्य करतात हा विनाश कधीही असत नाही उदया पाहले अद्वैत दिवस ज्या योगी पुरुषाला असं उजाडले कि जिथे अद्वैत दिवस आहे हा अद्वैत बोध रूपी असल्या कारणाने सुबोध सुधीर करून असा सुदिन करून दृष्टीन हा अज्ञान रुपांत साक्ष्या साक्षीची अज्ञान रूपी हीच प्रकारची रात्र साक्षी विषयक असलेलं अविद्या हीच निवृत्त करून निवृत्ती करून आपण या असे अखंडित आपणच आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी अखंडित अखंड एक रस तो राहतो ही त्या अद्वैत दिवसाची विलक्षणता आहे अलौकिकता ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे असं म्हटलेलं आहे की जयाचे संगी ब्रह्म भाऊ भ्रांतास आहे वैशिष्ट्यस आहे जयाचे नाव तीर्थारा ज्या ज्ञानीपुरुषाचं ज्या महात्म्याचं नाव तीर्थाराऊ सगळे तीर्थ जर एकत्र केले तर त्या सर्व तीर्थांच्या मध्ये हा राजा आहे दर्शने प्रशस्ती ठेवू त्या दर्शनाने मनुष्याला एक प्रकारचं सात्विक समाधान होत असत <coughs> इतकं इतकंच नाही तर जयाचे संगी ब्रम्ह भाव भ्रांत असेल या महापुरुषाच्या संगतीच या श्री गुरुच्या संगतीचं वैशिष्ट्य जर काही असेल तर भ्रांत असलेला देहात्मत्व भ्रांतीने मध्यासाने ग्रस्त झालेला हा जीव त्या जीवालाही ब्रम्ह भावाची प्राप्ती होते असं महाराजांनी म्हटलं इतकंच नव्हे तरी महाराजांनी म्हटले विपाई जरी आठवला चित्ता हा आपल्या चित्तामध्ये चुकून कदाचित मनुष्याला जरी या महापुरुषाचं स्मरण झालं तरी ती आपुली योग्य होते, त्या त्या त्या त्या त्या त्या होते। एका त्या ते निर्धारिता लाभी आपुलीच मुक्तता असं त्याच्यामध्ये सामर्थ्य असल्या कारणाने या श्री गुरूंच्या कृपेने किंवा कृपारूपी बाल सूर्याच्या शांत सूर्याच्या त्या शीतल अर्थाच्या हृदयाने आपल्या चित्तामध्ये असलेली अज्ञान रुपी रात्र निवृत्त होऊन सुबोध रुपी हाच प्रकारचा आहेत ती चिन्ह त्या शरीरावर त्या मनावर त्या अंतःकरणावर अभिव्यक्त होऊन <coughs> तो साधू पुरुष या अद्वैत दिवसामध्ये वागत असतो आणि शिष्यालाही आपल्या तो श्री गुरु त्या बोधावर निवून ठेवतो म्हणून महाराज म्हणतो प्रसाद रूपी शीतल सूर्याच्या उदयाने बाल सूर्याच्या शांत सूर्याच्या उदयाने जयाचे जया नेऊन ज्या श्री गुरु सूर्याच्या उदया गुरु गुरूंचा प्रसाद हाच कुणी कृपारूपी किंवा कृपा नावाचा हाच कुणी कोणी एक शांत सूर्य आहे त्याच्या आणि त्याच्या उदयाने आपल्या स्वरूपाचा आपल्यास बोध होईल तोच सुधीर म्हणून समजावी हा दिवस दैनंदिन सूर्याच्या उदयाने कधीही येणार नाही त्याला गुरुप्रसाद रूप सूर्याचाच सन्मान झाला पाहिजे होतो ते सांगतात श्री गुरुच्या कृपेचा कृपा सलीपण ही मोविळे महाराज म्हणता श्री गुरुंच्या कृपेच वैभव असाय कृपा सलिल कृपा जल कृपा जला सामर्थ्य अत कृपा गुरूं कृपे ने श्रीगुरु कृपाजीवनी श्रीगुरू कृपा रूपी जीवना ने पाने स्वयोग तक संबंध जाने कारणा का जीवयती जीवा दृश्याला प्रकाश देवन दृश्याच अस्तित्व संगून मी देह है इत्यादि रूपा अभिमान धारण कर जो जीव हा संपूर्ण दृश्याला जगवत <coughs> हे दृश्य प्रकाशित करतो असा जो जीव निर्मला हा तो निर्मल होतो कृपेच्या संबंधाने त्या कृपारूपी जला संबंधाने हा जीव अत्यंत मलशून हा अविद्या तत्कार्य मलशून हा अविद्या आदी मलरहित होत असल्या कारणाने त्याला निर्मल म्हणतो कित्येकांचं नाव निर्मल असत पण माणसं असतात अगदी आजागड काय अति घाण पण नाव मात्र ठेवलेलं असत निर्मल किंवा एखाद्या बाईचं नाव ठेवलं निर्मला अत्यंत मला मला संपन्न असलेली पण तिलाही निर्मला हे नाव दिलं जातं तशातला हा प्रकार जीव हा निर्मला हा जीव हा निर्मल होतो निर्मलहा इतना शुद्ध होता अविद्या जो कल है त्या तो मलशून्यु हो हो साक्षिणा जो शुद्ध साक्षी स्वरूप रूपाला शिवस्थ शिवत्व ईश्वरत्व शिवाच शिवत्व ईश्वरा ईश्वरत्व हे कहीं एक प्रकार चवेपण है स्पर्श अस्य तो अशा स्थितीला जाऊन पोहचतो कि त्या शिवाच्या शिवत्वाचा ईश्वराच्या ईश्वर स्वरूपाचा इतका कष्ट आता ही सोहळ्या ओळ्याची कल्पना जवळ जवळ संपुष्टात आलेली आहे कुठे तरी आपल्याला अभावाने आढळत येत असेल तर ती सुद्धा वर्पंगच आपल्याला आढळत येते वर्पंग म्हणजे